ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय पंचाहत्तरावा राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान परीक्षिताने विचारले मुनिवरील अजातशत्रू असणाऱ्या धर्मराजाचा राजसूय यज्ञ महोत्सव पाहून जे राजे ऋषी मुनी देव इत्यादी आले होते ते सर्वजण आनंदित झाले पण दुर्योधन मात्र नाही ही गोष्ट मी आपल्या तोंडून ऐकली भगवान आपण याचे कारण सांगावे तेव्हा शोक म्हणाला परीक्षता तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवाकारी स्वीकारली होती भीमसेन भोजन प्रमुख होता दुर्योधन खजिनदार होता सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहत होता अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार करण दाने देत होता परिस्थिता याचप्रमाणे तात्यकी विकर्ण हार्दिक्य विदूर इत्यादी तसेच भुरिस्रवा, इत्यादी बांधिकाचे पुत्र आणि संतर्धन इत्यादींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामावर नियुक्त केले होते जे सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे कामे करीत होते पृथ्वीज सदस्य ज्ञानीपुरुष इष्ट मित्र व बांधव यांचा गोडवाणी पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला तसेच शिशुपाल भक्तवचल भगवंताच्या चरणी विलीन झाला त्यानंतर सर्वांनी गंगेत अवभ्रत स्नान केले या स्नाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग शंख ढोल नौबती, नगारे शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्य वाजू लागली नर्तकी आनंदाने वाचू लागल्या गवई गटागटाने गाऊ लागली विना बासऱ्या टाळव झांजा वाजू लागल्या यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमून गेला सोन्याच्या हार गळ्यात घातलेले येदू संजय करून सजवलेल्या चतुरंग सेनेसह से पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते यज्ञाचे सदस्य आणि पुष्कसे विद्वान ब्राह्मण वेद मंत्राचे उच्च स्वराने पठन करीत चालले होते त्यावेळी देव पितर ऋषी गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करीत होते यावेळी स्त्री पुरुष सुगंधित द्रवे फुलांचे हार रंगीबिरंगी वस्त्री आणि बहुमूल्य अलंकारांनी नटून तटून एकमेकावर पाणी तेल दूध लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवीत ते एकमेकांच्या अंगाला लावित खेळ करीत होते वारांगणा पुरुषांना तेल दूध सुगंधित पाणी हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुषसुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवीत तो उत्सव पाहण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळ असलेल्या सैनिकांसहनिराळ्या वाहनात बसून आल्या होत्या मांडवाचे मामी भाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते यामुळे त्या राण्यांचे लागिने सूर झालेले चेहरे स्मित आशाने खुलून दिसत होते त्या राण्यांची वस्त्रे भिजल्यामुळे वक्षस्थळ दिसू लागले होते, होते।, होते। पाहून कामी पुरुषांचे चित्त चंचल होत होते चक्रवर्ती राजा युधिष्ठिर द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे झोपलेल्या व सोन्याच्या हाराने सजवलेल्या रथात बसला होता त्यावेळी तो प्रयाज आदी क्रिया नियुक्त असा मृत्यूमंत राजूय यज्ञच वाटत होता पृथ्वीज यांनी पत्नी संय नावाचा याग व यज्ञांत स्नानासंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करून गंगा स्नान करविले त्यावेळी माणसा आणि देवता सुद्धा नुंदुबी वाजवू लागल्या तसेच देवर्षी पितर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णाच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले कारण या स्नामुळे महापापी सुद्धा पापराशीतून राबडतोब मुक्त होतात त्यानंतर धर्मराजाने नवी रेशमी वस्त्रे परिधान केली व बहुमोल अलंकार घातले नंतर ऋत्वी सदस्य ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले भगवतपरायण राजाने बांधव कुटुंबीय राजे इष्टमित्र हितचिंतक आणि इतरही लोक यांचा वारंवार सत्कार केला त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडीत कुंडली फुलांची हार पगड्या लांब अंगरखे रेशमी वस्त्रेवर रत्नांचे बहुमोल हार घातल्याने ते देवतासारखे शोभून दिसत होते कानामधील कुंडली आणि कुरळी केस यामुळे त्यांची मुखकमले शोभून दिसत होती अशा स्त्रिया कमरपट्ट्यामुळे विशेष सुंदर दिसत होत्या परीक्षिता राजसूय यज्ञामध्ये चारित्र्यसंपन्न ऋत्वीज वेदवेत सदस्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र राजे देव ऋषी पितर अनुयायासह लोकपाल इत्यादी जे लोक आले होते त्या सर्वांचा युधिष्ठिराने सत्कार केला यानंतर ते सर्वजण राज्या, राज्या, राज्या, धर्म राज्यांचा निरोप घेऊन आपल्या निवासस्थानाकडे निघून गेले अमृतमान करीत असताना कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते यानंतर धर्मराजांनी मोठ्या प्रेमाने आपले अप्त्यष्ट संबंधी बांधवानी भगवान श्रीकृष्ण यांना थांबवून ठेवले कारण त्यांच्या विराच्या कल्पनेनेच त्याला दुःख होत होते परीक्षिता भगवान श्रीकृष्णानी सांब इत्यादी यादव यादवांना द्वारकापुरीला पाठवले आणि स्वतः युधिष्ठराला आनंद देण्यासाठी ते तिथेच राहिले अशा प्रकारे असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजांनी श्रीकृष्णांच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्याची सर्व काळजी मिटली एके दिवशी भगवंताचा भक्त असलेल्या युधिष्ठराच्या अंतपुरातील संपत्ती व राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला परिचितात मय नावाच्या दानवाने पांडवासाठी जे प्रासाद बनवले होते त्यामध्ये राजे दैत्यराजे आणि सुरेंद्र या सर्वाजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर्ये एकवटले होते त्या सर्वांच्या द्वारा द्रौपदी तिथे आपल्या पतीची सेवा करीत होती त्यावेळी त्या राजभवनात हजारो राण्या राहत होत्या ज्या जेव्हा नितंबाच्या भारामुळे हळूहळू चालत तेव्हा त्यांच्या नुपुरांचा आवाज सगळीकडे पसरत असे त्यांचे कठीप्रदेश अत्यंत सुंदर होते तसेच त्यांच्या अवक्षस्थळावर लावलेल्या केशराच्या लालिम्याने मोत्यांचे शुभ्र हार लालसर वाटत होते कुंडली घातलेली व क्रुळी केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषच शोभून दिसत होती हे सर्व पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंतकरणात जळ फडाट होऊ लागला राजाआधी राज युधिष्ठिर एके दिवशी आपले बंधू संबंध्याने आपला नेत्रज असे श्रीकृष्ण यांच्यासह मय दानवाने बनवलेल्या सभेत सुवर्ण सिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाले होते त्यांचे ऐश्वर ब्रम्हदेवाच्या ऐश्वर्यासारखे होते भात त्यांची स्तुती करीत होते त्याचवेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावासह तिथे आला त्याच्या डोक्यावर मुकुट गळ्यामध्ये हार आणि हातात तलवार होती परीक्षिता तो रागाने तेथील सेवकांना दर्गावित होता मयदानवाने सभेत केली होती कि दुर्योधन मोहित होमिनी समझू वस्त्रे वर के लिए अपटला तो पड़े पहुन भीमसेन राय राजे हसू लगे क्या युधिष्ठीर जरी मनाई करीत होता तरी श्रीकृष्णा संमति होती या घटने मु दुर्योधन लचितो क्रोधान्य जड़ू लगला आता तो मान खाली घर गुपचूपने सभाभवना बाहर पड़न हस्तीना पोरला गेला ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते कारण कोणत्याही प्रकारे का होईना पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता खरे तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता परीक्षिता त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला हे तू विचारले होतेस ते सर्व मी तुला सांगितली या ठिकाणी पंचाहत्तरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णापण वस्तू